गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अध्याय अर्थ एक। श्री गुरु श्री पार्वती यास असो भगवान नमनाने संतुष्ट होऊन जीवाचे जीवत्व राहू देत नाही तेथे देहभावाचा रिघाव कोठून येणार हे देवा जीवाचा जीव घेऊन व देहत्व नाहीसे करू नाही त्याच्याकडून सेवा करवतोस, हे तुझे केवढे आश्चर्यकारक लागव आहे शंखासराचा जीव घेऊन त्याच्या शरीराला जसा वागवतोस तसाच तू माझ्यामध्येही प्रवेश करून माझ्या शरीराला वागवित आहेस शंख मधुर ध्वनीने गर्जना करतो पण तो वाजवणारा बळाने वाचतो त्याचप्रमाणे मी जे जे काही बोलतो ते सर्व तुझ्यामुळेच होय माझे शरीर जी हालचाल करते व जी लौकिक वैदिक कर्मे करते ती सर्व तुझ्याच सत्ता बळाने होतात माझ्या देहातील मी पणा तूच झाला माझा क्रिया, क्रिया प्राण चालतो तुझ्या ज्ञानशक्तीने डोळे पाहतात कान ऐकतात बुद्धी ज्ञानाने संतुष्ट होते मन संकल्प विकल्पाने चंचल होते विवेकशक्ती विवेचन करते वाणी बोलते व ज्ञानशक्ती तुझ्याच बलाने सर्व काही जाणते जागृती स्वप्न व सुशुक्ती यातील सर्व अनुभव तुझ्याच मुळे येतात मी ज्या विषयांचा भोग घेतो त्यांचे भोक्तृत्व ही तुलाच आहे तुझ्या स्वरूप बंधनानेच तू मी मला मीपणाने वागवतोस तू सूत्रधार झालास मला कळसूत्री बाहुले केलेस आणि सूत्रे हलवून माझ्याकडून विचित्र कर्मे करवतोस अशा जगचालक चितघन कृपाळ जगजीवाच्या श्रीचरणांना माझा नमन असो याप्रमाणे तू माझ्यामध्ये चालक आहेस या चालकत्वानेच तू मजकडून ग्रंथ करवतोस पण असे असतानाही मी कवित्व करतो हा निव्वळ भ्रम आहे एकनाथ जनार्दनामध्ये एकरूप आहे जनार्दन एकपणाने एक रूपाने एकनाथ भावाला प्राप्त झाला आहे ही भिन्न भिन्न नावाची लेणी लेवून तू एकत्वाने मिरवित आहेस ज्याप्रमाणे सोन्याचे भूषण भुषन, व भूषणांमध्ये ओत प्रोत्सोनेच त्याप्रमाणे एकनाथ आणि जनार्दन हे एकत्वानी जनार्दनच आहेत अशी ही विनंती ऐकून सद्गुरु संतुष्ट झाला आणि म्हणाला निरूपणासाठी तुला अशी भिन्न भिन्न कल्पना करावयास नको कापुराला अग्नी लागला म्हणजे त्याचा कापूरपणा जसा खुंटतो त्याचप्रमाणे सचशिष्याला सद्गुरू भेटला असता भिन्नभाव तेव्हाच फिटतो ज्याच्या योगाने भिन्नभाव नाहीसा होईल असाच श्रीभागवता मध्ये आत्मबोध आहे नारद वसुदेवाला त्यांच्या हृदयात स्वानंद बोध प्रकट होतो इतक्यात श्रोत्यांचा संत समुदाय आला म्हणाला काय आश्चर्य आहे हो सद्गुरूंचे स्तवन करीत असताना तू अभेदपणे ब्रह्मभाव साधलास ही काय या प्राकृत भाषेत उघडली आहेस हे शब्द नव्हे तर परीस आहेत ते कानावर येता जीव जीवपण सोडून स्वरूपास प्राप्त होतो भागवतामध्ये आत्मबोधाची अशी अनुपम अगाध स्थिती आहे त्यातील कथेची संगती अर्थज्ञानाने चांगल्या प्रकारे लाव हे संतांचे वचन ऐकून व त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून पुढील कथेचे मी निरूपण करतो ते श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावे तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी तांत्रिक भक्तीचे निरूपण करीत असताना आवडेल त्या मूर्तीचे भजन करावे असे जे सांगितले त्यावरून राजाला पुढील प्रश्न स्फुरला व या त्रिभुवनात देव एकच आहे पण त्याच्या अवतार मूर्ती स्वच्छ जे जे अवतार घेऊन आतापर्यंत ज्या ज्या लिला केल्या करीत आहेत किंवा करतील त्या आपण आम्हाला सांगाव्यात मुनीश्वरांचे ज्ञान अगाध होते व निरुपण तर त्याही पेक्षा रसाळ होते त्यामुळे राजाचे मन वेधले व तो प्रश्नांवर प्रश्न विचारू लागला तो म्हणाला देव कसे धारण करतो व स्वे कौन करतो ती त्याची अगाध छोरवी मला सांगा तुम्ही कदाचित असे म्हणाल कि देवाला जन्मच नाही तेथे ते कर्म कसले विचारतोस देव अरूप अनाम आहे त्याला जन्म कर्म नाही पण तो अज असूनही जन्म घेतो कर्मरित असूनही कर्मे करतो देहशून असताना देहदारी होऊन संसारात स्वधर्म पाळतो त्याच्या अवतारांच्या स्थिती जन्म कोणते व्यक्ती कोणत्या अवतार किती मूर्ती किती हे मला कृपा करून सांगा जे मागे होऊन गेले पुढे होणार आहे व प्रस्तुत समयी आहे ते सर्व इत्यमभूत मला तुम्ही सांगा याप्रमाणे राजाने हरीचे चरित्र व अवतार गुण यांचे प्रतिपादन करण्याविषयी प्रश्न केला त्याचे उत्तर जयंतीनंदन द असून त्यांचे गुणही अनंत आहेत त्यांच्या गुणांची गणती करीन असे जो म्हणतो तो मूर्खच म्हटला पाहिजे एखादा कोणी कोणत्याही रीतीने पृथ्वीवरचे धुळीचे कोण मोजेल परंतु सर्व शक्तींचे आश्रय असलेल्या भगवंतांच्या गुणांची कितीही काळ काळ लागला तरी गणती करू शकणार नाही ज्याच्या नखात अनंत लिला शक्ती राहतात त्यासाठीच त्या अपरिमित लिला शक्तीमानाला अनंत म्हणतात त्याच्या सर्व गुणांची गणना कोण करणार मी अनंताच्या गुणांची गणना करतो असे जो म्हणतो तो खरोखर मतिमंद होय मुीला आकाशाच्या लांबी रुंदीचे माप जसे कधीही करवत नाही किंवा मीठ सागरातील सर्व जलांचे प्रमाण जाणत नाही त्याचप्रमाणे अनंताचे अनंत गुण आपल्या बुद्धीबलाने कोण जाणणार पर्जन्याच्या धारा मोजता येतील पृथ्वीवरील ही गणना करता येईल अफाट धावणाऱ्या वाऱ्याचेही गणित करता येईल डोळ्यांच्या उघडझापीचेही प्रमाण ठरवता येईल पृथ्वीचे परिमाणही केव्हा केव्हा निश्चित करता येईल पण भगवंताच्या गुणांचे गणित वेदांना संेपाने अवताराचे लक्षण सांगतो भगवंतांनी स्वतःच निर्मिलेल्या पंचमहाभूतांच्या योगाने विराट शरीरांची निर्मिती करून आपल्या अंशाने त्यात प्रवेश केला तेव्हा त्या आदिदेव नारायणाला पुरुष हे नाव मिळाले हा त्यांचा पहिला अवतार होय हे महाराजा ऐक असे म्हणून अवतारातील पहिल्या पुरुषावताराची कथा सांगू लागला नारायणाने आत्मशक्तीने भूताकार पंच उत्पन्न करून क्रमाने ब्रह्मांडाची स्थिती निर्माण केली ब्रह्मांड हेच विराट पुरुषाचे शरीर आहे त्या देवोत्तमाने स्वांशाने लिलेने प्रवेश केला म्हणून त्याला पुरुष हे नाव प्राप्त झाले त्याच्या अंशाच्या संबंधाने माया प्रजेला प्रसवली म्हणून त्याचे पुरुष हे नाव रूढ झाले जो स्वत अकरता असूनही आपल्या योगशक्तीने सर्व जगाला चित्चित शक्ती देऊन पोचेतवतो व ज्याच्यामुळे जगाची जगत्वाने स्फूर्ती होते त्याची गुणकिर्ती या यापुढील दोन श्लोकांनी सांगतो त्याच्या विराट शरीरात तीनही लोक राहिले आहेत त्यांच्या स्वरूपापासूनच प्राण्यांमध्ये ज्ञानाचा संचार होतो त्यांच्या श्वासोच्छवासाने सर्व शरीरात बळ येते तसेच इंद्रियांमध्ये ओज आणि काम करण्याची शक्ती उत्पन्न होते तेच सत्व इत्यादी गुणांची विश्वाची उत्पत्ती स्थिती प्रलय करतात म्हणून तेच आदी करत सर्वप्रथम जगाच्या उत्पत्तीसाठी त्यांच्या रजोगुणापासून आदी पुरुषच आपल्या सत्वांशाने जगाच्या स्थितीसाठी तसेच ब्राह्मण व धर्म यांच्या रक्षणासाठी यज्ञपती विष्णू झाले तसेच तेच तमोगुणाच्या अंशाने जगाच्या संहारासाठी रुद्र झाले अशा प्रकारे निरंतर त्यांच्यापासूनच प्रजेची उत्पत्ती स्थिती आणि संवार होत असतात सर्व हेज ज्यांचे शरीर आहे व ज्याच्या योगाने सर्व देही आपापल्या ठिकाणी व्यवहार करतात ज्याच्या इंद्रिय विकारांनी ब्रह्मादी जीवांची ज्ञान कर्मेंद्रिये आपापली कर्मे करतात जो जगाच्या नेत्रांचा नेत्र घराणांचे घ्राण श्रवणांचे श्रवण रचनेची रचना हातांचा हात पायंचा पाय वाणीचा वाक याप्रमाणे प्राण्यांच्या दोन्ही प्रकारच्या इंद्रिया ज्याची इंद्रिये आहेत जीवांचे ज्ञानही ज्याच्या ज्ञानाने आहे व ज्याला ज्ञानदाता दुसरा कोणी नाही जो स्वतःच ज्ञान घन आहे ज्याच्या प्राणाने जगाचा प्राण आपला व्यापार करतो ज्याच्या योगाने सर्व जगाला शरीर बल व मानसबल प्राप्त झाले आहे ज्याच्यामुळे जगाचा सर्व व्यवहार चालतो उत्पत्ती स्थिती व प्रलय या प्रसंगी जो रज सत्व व तम या गुणांनी युक्त होतो तोच आदी करता भगवान पुरुषावतार आहे असे तू जाण राजा सत्वादी त्रिगुणावस्थेने तोच उत्पत्ती स्थिती लय करता होतो हीच गुणावताकार कथा का मी आता तुला सांगतो प्रथम कल्पांतर जो गुणाने राजसी शक्ती धारण करून सृष्टीसाठी तो स्वतः शतधृती झाला त्याला ब्रह्मा म्हणतात तो आपल्या राजसशक्तीने सृष्टिक त्या सृष्टीचे व स्वधर्म स्थितीचे परिपालन करण्यासाठी सत्वगुणाने तोच श्री विष्णू झाला तो द्विजधर्माचा पालक व यज्ञभोगता श्री विष्णू धर्माचा राहस झाला आहे असे पाहताच अनेक अवतार घेऊन लोकी येतो व धर्माची स्थापना करतो सृष्टीचा नियतकाल संपला असता तामस शक्तीने स्वतः रुद्रमूर्ती होऊन कल्पांती संहार करतो जो शेतकरी शेत पेरतो तोच त्याचे रक्षण करतो व शेवटी शेत वाढल्यावर तोच विष्णू व प्रलयकाळी तोच, तोच पुरुषोत्तम रुद्र होतो म्हणूनच वेदशास्त्र दिकात त्याला आधी करता म्हटले आहे दक्ष कश्यप इत्यादी प्रजापतींना याच्याच सामर्थ्याने प्रजा प्रजाकर्तुत्व आहे याप्रमाणे विचार केला असता हाच एक सकल करता आहे तोच आधी करता असून निजांशाने तोच पुरुषावतार होय राजा मी तुला आता आश्चर्यकारक नारायणावतार सांगतो त्याचे चरित्र विचित्र आहे व ते ऐकण्यास पवित्र व पुण्यकारक आहे दक्ष प्रजापतींची मूर्ती नावाची कन्या धर्मांची नर आणि नारायण यांच्या रूपाने अवतार धारण केला त्यांनी नैष्कर्म्य प्राप्त करून देणाऱ्या कर्मांचा उपदेश केला व स्वतः सुद्धा त्याचेच अनुष्ठान करीत आजही ते ब्रद्रिकाश्रमामध्ये आहेत मोठमोठे ऋषी त्यांच्या चरणकमलांची सेवा करीत असतात जो नित्य अज असल्यामुळे या त्रिभुवनात वस्तुत मूर्तीसज्ञ दक्षकन्या तिला आपली जननी केली त्या मूर्तीमातेच्या उदरी नरनारायणांचा अवतार झाला तो एकच दोन रुपे धारण करून धर्माच्या घरी अवतरला त्याने नैष्कर्म्य लक्षण नारदा सांगितले व स्वत आचरले राजा तू आता तीच कथा ऐक तो नारायण आहे म्हणून विचारशील तर सांगतो तो, तो बदरिका श्रमातील इत्यादी ऋषी अद्याप त्याच्यापाशी सेवेला असतात त्याला स्वरूपाचे भान सहजच साक्षात असते त्यामुळे तो त्या स्वरूपनिष्ठेचा पक्ष म्हणजे अलक्षाचे लक्ष तो स्वतः उपदेशितो त्या स्वरूपाचा अनुभव स्वतः साक्षात घ्यावा म्हणून ऋषीचे समूह त्याच्यापाशी नित्य नित्यसंवाद करतात जे स्वरूप व्यवहारात कोणाच्याही प्रत्ययास येत नाही तेच तो आपल्या वचनाशद करून सांगतो व अनुग्रहाने तत्काल अनुभवास आणून देतो ज्ञाते ऋषीश्वर पुष्कळ आहेत त्यातीलच एक हा नारायणावतार आहे त्या अवतारात जे अतिविचित्र चरित्र घडले ते तू आता ऐक आता या पुढील दहा श्लोकांनी द्रुमिल त्या नारायणाचा भगवदावतारत्वद्योतक परमोपशम दाखवण्यासाठी इतिहास सांगतो इंद्राला शंका आली की तपश्चर्येने हे आपले स्थान हिरावून घेऊ इच्छितात तेव्हा त्याने तपश्चरेमध्ये विघ्न आणण्यासाठी परिवारासह कामदेवाला पाठवले कामदेवाला भगवंतांच्या महिम्याचे ज्ञान नव्हते म्हणून तो अप्सरा ऋतू शीतल वायू यांच्यासह बद्रिकाश्रमात जाऊन स्त्रियांच्या कटाक्ष बाणांनी त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न करू लागला असा नारायणाचा प्रताप निष्ठा व दृढ पाहून इंद्राला कंप सुटला तो म्हणाला हा निष्पाप नारायण माझा स्वर्ग घेईल त्याचे ते दुष्कर तप पाहून गेले गेले माझे स्वरूप स्थान गेले असे त्याला वाटले कोपाने अप्सरांच्या समूहासह हो, त्याने कामाला प्रेरणा केली तेव्हा कामदेव अनेक अप्सरा त्यांच्याबरोबर दुसरा वसंत आणि सर्व तपस्व्यांना सर्वदा पुरता नागवणारा या सर्वांचा पुढारी क्रोध यांना बरोबर घेऊन नारायणाच्या बदरिका श्रमात साल्ला निरनिराळ्या तीर्थांमध्ये केलेले अनुष्ठान अंतःकरणात क्षमा न उपजल्यास व्यर्थ होते व कोप येतात सर्वतपाचा नाश होतो त्यातील क्रोध हा तापसांचा उघड वैरी आहे तो तापसांची अनेक प्रकारे हानी करीत असतो तोही सर्वांच्या पुढे नारायणावर चालला अशी ही सर्व मिळून नारायणाला वश करण्याचा विडा उचलून बद्रिकाश्रमास आली आणि नारायण जेथे तप करीत होता तेथे एकाएकी मोठ्या समारंभांनी प्रकट झाली वसंताने त्या वनाला शृंगारेले कोकिळा मंजूळ शब्दाने गायन करू लागल्या वायू मंद सुगंध व शीतल वाहू लागला वृक्ष परांगा परिपूर्ण अशा पुष्पांचा वर्षाव करू लागले तेथे भ्रमराचा गुंजार कामोप गायन करू लागल्या हावभाव व नेत्रटाक्ष यांनी त्या कामविकारांना उद्दीपित करू लागल्या पण नारायणाला कामाची बाधा होईना त्याच्या क्रोधाचाही काही पराक्रम चालेना म्हणून तो क्रोध म्लान व मुख होऊन आपले बिरुद सोडून मुकाट्याने परतला तेव्हा मदनाने विरासन ठोकून नारायणाला कामिनी कटाक्षरूप बाणांनी वेध केला पण तो मुनी त्या बाणांच्या घावाने मनात यत्किंचितही डळमळला नाही शस्त्राने आकाशाला तोडू लागले असता त्याचा अवकाश जसा अविच्छिन्न राहतो त्याचा छेद होत नाही त्याप्रमाणे कामाने नारायणाला असे परोपरीने छळले असताही तो आपल्या आत्मसंतोषात निर्विकार स्थित स्थिर राहिला एखादा मनुष्य अभिमानाने स्वतः अग्निला खाऊ लागल्यास त्याचे तोंड जसे जळटे त्याप्रमाणे नारायणाच्या दृष्टीने कामिनीची नारायणाचा तो व त्याचा परिवार या सर्वांचे पराक्रम फुकट गेल्यामुळे आपल्या निंद्य कर्मांनी ते सर्व मनातल्या मनात लाजले व सर्व परिवारासह काम खाली गा, मान घालून परतला ती सर्व इंद्राकडे जाऊ लागली वो नारायणाने त्यांची गती खुंटित केली नारायण हा सर्व इंद्रियांचा आहे हे न जाणून ती सर्व त्याला छळावयास त्याच्या पुढे आपण होऊन गेली पण तेथून परत फिरण्याचे मात्र त्यांच्या स्वाधीन राहिले नाही आपल्याला स्वस्थानी परत जाता येत नाही असे जाणून ती सर्व अतिशय गडबडली व मनात आश्चर्यचकित होऊन भयाने व्याकुळ झाली नारायणाचा प्रताप त्यांना कळलेला असल्यामुळे हा आपल्याला रागावून शाप देईल व या भीतीने त्यांची मुखे कोमेजली शरीरे कापू लागली तेव्हा त्यांची ही अवस्था पाहून कृपामूर्ती नारायणाला त्यांची दया आली त्याच्या मनात त्यांच्याविषयी अणुमात्रही क्रोध आला नाही उलट तो त्यांच्यावर संतुष्ट झाला खरोखर त्याची शांती अपूर्व होती हे इंद्राचे अविवेकी कृत्य आहे हे जाणून आदिदेव गर्व न बाळगता भयकंपित झालेल्या त्या सर्वांना हसत हसत म्हणाले कामदेवा देवांगना स्वीकार करा आता इथेच थांबा आमचा आश्रम सुना जाऊ नका इंद्राने जरी अपराध केला तरी नारायणाला क्रोध आला नाही त्याची शांती मोठी विलक्षण खरी त्याने आपल्या मनात कामाधिकांचे अनिष्ट चिंतिले नाही त्याला कामाधिकांचा क्रोध आला नाही व त्याने इंद्रालाही शाप दिला नाही त्याच्या मनात आला नाही. अपकार करणार रागावतो त्याचा तात्काळ नाश होतो पण अपकार करणारा जो उपकार करतो तोच परमार्थामध्ये समर्थ होय आपल्या शत्रूवरही उपकार करणे यालाच परमशांती म्हणतात नारायण तीच परमशांती लोकांना स्वतः आचरून दाखवता झाला मुख्य परमार्थाची सिद्धी होण्यास परमशांती पाहिजे त्या शांतीचीच परमस्थिती नारायणाने लोकांना आचरून दाखवली ही सर्व मनात साशंक व भयभीत झाली होती त्यास अभयदानाने सुखी करून तो म्हणाला अहो श्रेष्ठ काम वसंता हो तुम्ही कृपा करून आलात तुमच्या चरणधुळीने आमची आश्रम पावन झाली तुमचे आगमन झाले आहे तेव्हा तुमचे पूजन आम्ही अवश्य केले पाहिजे हेच आमचे अनुष्ठान आहे आमच्या आदरातिथ्याचा थोडासा स्वीकार करा अहो देवस्त्रियांना अप्सरांनो तुम्ही अगदी भिवू नका येथे आलेली तुम्ही सर्व आम्हाला पूज्यच आहात आपल्या घरी आलेल्या अतिथींची जो कोणी पूजा करीत नाही त्याचे सर्व पुण्य संपत्ती व आश्रमस्थिती ही सर्व नाहीशी होतात तुम्ही जर माझ्या पूजेचा व उपहाराधिकांचा स्वीकार न करता गेलात तर आमचा आश्रम शून्य होईल यासाठी कृपा करून आमच्या पूजेचा स्वीकार करा आश्रमात आलेले अतिथी सर्वांना सर्व प्रकारे पूज्य आहेत ज्या आश्रमात अतिथींचा सत्कार करतात त्या आश्रमांची कीर्ती शिव वाखांडतो व्याही जर रुसला तर त्याच्या पाया पडून त्याचा रुसवा घालवतात त्याप्रमाणे अतिथी परत जात असता त्या स्वंदन करून जे त्याचा सत्कार करतात ते स्वानंद सुखाला प्राप्त होतात व्याही जर रुचला तर तो मुलीला माहेरी धाडीत नाही त्याप्रमाणे अतिथी रुचला तर अनेक जन्मात ज्या पुण्याच्या कोटी जोडलेल्या असतात ते सर्व पुण्य क्षय पावते ज्या आश्रमात अतिथींची ब्रम्हात्म भावानी पूजा करतात तेथे ते वैकुंठात राहणारा भगवान नित्यवस्ती करतो असे तो त्यांना बोलला परंतु माझी शांती अशी अगाध आहे असा गर्व नारायणाच्या ना हे राजा अशी अपूर्व शांती असूनही ज्याला त्याचा तिळभरही गर्व नाही तोच निश्चयाने देवाधि देव जाणावा जो काम देव व मनुष्य यांनाही नित्य नाचवतो जाचा भीतीने तापस आपल्या तापाला आचवतात व कामाला व त्याच्या साह्यकर्त्या क्रोधाधिकांनाही अभय देऊन नारायण त्यांना आपणापाशी ठेवून घेता झाला राजन नरनारायण ऋषींनी अभयदान देत जेव्हा त्यांना असे म्हटले तेव्हा कामदेव इत्यादी लाजेने मानाखाली घालून दयाळू नरनारायणांना म्हणाले प्रभू आपल्या बाबतीत ही काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण आपण मायेच्या पलीकडे गेलेले निर्विकार आहात म्हणूनच आत्माराम आणि पुरुष, निरंतर आपल्या चरण कमलांना प्रणाम करीत असतात याप्रमाणे नारायण त्यांना अभय देत स्वतः बोलला असता कामाधिक अपसरांसह हो, लज्जेने खाली मान घालून बसली श्री नारायणाला निर्विकार व पूर्ण क्षमायुक्त पाहून तो परमात्मा आहे असे कामवसंता दिस कळून चुकले व ती स्वतः त्याचाच महिमा वर्णू लागली हे चक्रवर्ती राजा तीच कथा आता ऐक जो नेहमी सर्वांचा छळ करणारे तेच काम क्रोध नारायणाची हो पूर्ण शांती पाहून त्याच्या शांतीची स्तुती करू लागले ज्या योगे नारायण संतुष्ट होईल व त्याच्या मनात पूर्ण कृपा उत्पन्न होईल अशा प्रकारचे स्तवन त्यांनी परमात्मबुद्धीने आरंभले हे देवाधि देवा तुझा जय असो तुझा हा निर्विकार भाव सर्व देव व मानव यातील कोणामध्ये मत्स्यगंधेचा दिवसा उपभोग घेतला अहो ज्याच्या चरणांवर योगी लोटांगणे घालतात व जो सर्व तपस्या तपसव्यांमध्ये मद, श्रेष्ठ तो शंकर जेव्हा मोहिनीच्या मागे लागला तेव्हा त्याची कशी त्रेधा उडाली हे पुराणात प्रसिद्धच आहे विष्णू विषयांसाठी व्याकुळ होऊन स्मशानात वृंदेसाठी धरणे धरून बसला अहिल्येची कहानी तर वेदात व पुराणात प्रसिद्धच आहे नारद माझी गोष्ट ऐकेना पण त्याला साठ पुत्र झाले तेव्हा माझा तडाखा सहन करील असा समर्थ या जगात कोण आहे ब्रम्हार्यातील श्रेष्ठ हनुमान मोठ्या पैजा होता म्हणून मी त्याच्यापासून मकर उत्पन्न कर चंद्राला कलंकित केले इंद्राला भागांकित केले आणि शंकराचा जो लाडका पुत्र षडानंद त्याला गुहेमध्ये बसवले मज कामाचा पराक्रम देवांना व दानवांनाही सहन झाला नाही तेथे ते मानवांची काय कथा का महादेवाने मला जाळले पण मी अंगरहित असूनही त्याला वेडे केले तुझ्यासारखे आश्चर्यकारक धैर्य मला त्रैलोक्यातही कोठे दिसत नाही कारण अशा प्रभावशाली मज कामाचा तू पराभव केलास व शांतीचे कल्याण उदयास आले खरोखर आपल्या शांतीने स्वभावतः कामाला जिंकले असे हे यश तू एकट्याने मिळवलेस माझा पराभव करून तू क्रोधालाही शांत केलेस वासनेचा मोहही तू कायमचा घालवलास हे नारायणा तुझीही निष्ठा दुसऱ्या तपस्व्यांना साधत नाही अनुभवाचा चवाटा करून तू शांतीचा मोठा सुकाळ केला आहेस यापूर्वी लोकांकडून वाखाणले गेलेले अनेक तपस्वी झाले त्यांनी कामक्रोधाला जिंकले असे म्हणतात पण त्यांना तेजस्वी पण त्यालाही क्रोधाने शाप देताना तो क्रोधाचा वश झाला नारदाला क्रोध आला व त्याने कुबेराचा पुत्र जो नल त्याला वृक्ष बनवले गौतमाने क्रोधाने बिचाऱ्या अहिलेल्या वनामध्ये शिळा करून टाकले जो सर्वदा विघ्न हर्ता गणपती त्या विघ्ने क्रोधाग्न संतप्त झालेल्या त्याने चंद्राला तात्काळ शाप दिला दुर्वासाला कोप आला आणि त्याने अंबरीशाला शाप दिला व देवाला गर्भवास घडला याप्रमाणे क्रोधाने ब्रम्हर्षींना छळले जे प्रतिसृष्टी करू शकतात त्यांच्यावरही काम क्रोध झडप घालतात इंद्राची संपत्ती समुद्रामध्ये पडली अशी ही क्रोधाची ख्याती पुरा कशाला हव्यात क्रोधाने ईश्वराला वीरभद्राकडून छिरच्छेद करतो तेथे क्रोधही यथेष्ट वास करतो पण हे नारायणा तू आम्हाला असून नाहीसे केलेस हे तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे इतरांमध्ये एवढे धैर्य नसते म्हणूनच इतर मुनिवर्य वंद्य असलेल्या तुझ्या चरणाची सदा सेवा करतात करता। ते तुझ्या नामस्मरणाने अनायासाने जिंकतात जेथे सन्मानाने काम म्हणजे इच्छा पूर्ण होते तेथे तो आदराने अनुग्रह करतो जेथे सन्मानाने तो तृप्त होत नाही तेथे मोठ्या क्रोधाने तो शाप देतो म्हणून जे शापानुग्रह समर्थ असतात ते सर्वदा कामक्रोधांनी तुझे मोठे नवल आहे इतके करू मला गर्व नाही असाही तुला अभिमान नाही आम्हाला छळवाद्यांना तुच्छ लेखन तू आमची उपेक्षाही करीत नाहीस पृथ्वीला नांगरून जे दुःखी करतात त्यांना धान्य रुपाने पिकून ती सुखी करते त्याचप्रमाणे अपकारकर्त्यावर जो उपकार करतो तो मोक्षाच्या शिरावरील मुकुट होय तुझ्या निर्विकार शांती असणे हे काही मोठे आश्चर्य नाही हे कृपासागरा आज आम्हाला तुझ्या स्वरूपाची स्थिती निश्चित कळली तू निर्गुण निरुपम मायातीत पूर्ण ब्रह्म आहेस तुझ्या नावाचे स्वभावतः स्मरण केले असता सकाम पुरुषालाही काम स्पर्श करू शकत नाही तुझे नाव जो नित्यस्मरतो त्याला मी कामच निष्काम करतो क्रोधच त्याच्या क्रोधाचा उपशम करतो आणि मोह परमप्रबोध म्हणजे ज्ञान होतो जे शांतीने धीर व वीर असतात ज्यांची परमानंदाने नित्य तृप्ती झालेली असते अशा मुक्तांच्याही असंख्य पंक्ती तुझ्या पायी लोटांगणे घालतात तुला नमस्कार कराव्यास महासिद्धांचा समुदाय पुढे सरसावतो पण त्यांनाही अवसर मिळत नाही तू परात परमात्मा आहेस तुझा सेवका यावया सही तुझा परमा त तुझ्या सेवकापुढे यावयासही विघन तुझ्यापुढे कोणत्या तोंडाने येणार तुमचे भक्त आपल्या स्थानाचे उल्लंघन करून तुमच्या परमपदाला जातात म्हणून देव निर्निळ्याप्रकारे त्यांच्या साधनेत विघ्ने निर्माण करतात परंतु जे लोक यज्ञ इत्यादींच्या द्वारे देवतांना आहुतींच्या रूपाने त्यांचा भाग देत राहतात तेव्हा ते विघ्ने आणत नाहीत परंतु जर आपली कृपा असेल तर मात्र आपले भक्तजन त्या माथ्यावर पाय देतात अनेक प्रकारची तापसा करावी असा हा आमचा स्वभावच आहे हे नारायणा म्हणून त्यात काही आश्चर्य नाही हृदयातील कामादी विकार लपवून ठेवून बाहेरून जप तप व भक्तीचे अवडंबर करणारे जे मोठे लबाट ढोंगी असतात त्यावरच आमच्या विघ्नांचा प्रभाव चालतो तुझा आमच्या काही चालत नहीं कारण तू स्वत ईश्वर करना है विघ्न की गति नीति होते